मत्तय अध्याय अठरा त्यावेळेस शिष्य आले आणि त्यांनी विचारले स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्या जवळ बोलावून त्यांच्या मध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हाला खरेच सांगतो तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही म्हणून जो कोणी आपल्याला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाचा राज्यात सर्वाहून महान आहे आणि जो कुणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो परंतु जो कुणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळून अनिल त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे जगाचा धिक्कार असो कारण त्याच्यातील काही गोष्टींमुळे ते पापात पड़ते तरी अशा गोषी हो गोष्टी कारणीभूत होता फार अहिता जर तुम्हारा उजवा हाथ कि पाय तुम्हारा पापा पड़ी तो कापुन वो फेकुन दया तुम्हें एखाद अवयव गीवन मिल तुम्हें जास्त हित है दोन हाथ व दोन पाय यांच्यासह कधीही न विजणाऱ्या आग्नीत नरकात तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल जर तुमचा डोळा तुम्हाला पापात पाडित असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हाला आनंद जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे सावधासा ही लहान मुले कुछ कुचकामी आहेत असे समजू नका मी तुम्हाला सांगतो की या लहान मुलांचे देवदूत स्वर्गात असतात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर नेहमी असतात जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकरीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंढरू सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढराबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल मी तुम्हाला खरे सांगतो तशाच प्रकारे या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीपित्याची इच्छा नाही जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील तर जा आणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग जर त्याने किंवा तिने तुझे ऐकले तर तो त्याला किंवा तिला आपला बंधू किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस पण जर तो किंवा ती तुझी ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्या घे यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळी समोर ही गोष्ट मांड जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही तर मग तो देवाचा नाही असे समज किंवा एखाद्या जकादारास जा समज मी तुम्हाला खरे सांगतो जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल तसेच मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा म्हणजे तुम्ही जी गोष्ट मागाल तुमचा स्वर्गीय पिता तीची पूर्तता करी हे खरे आहे कारण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीता राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय येशूने उत्तर दिले मी तुला सांगतो फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर सत्याहत्तर वेळा अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत रहा. म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल आपले जे नौकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरुवात केली तेव्हा एक देणे ज्याच्याकडे दहा हजार चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले त्या देणेकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी परंतु त्या नौकराने पाया गयावया करीत म्हटले मला थोडी सवलत द्या जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हाला परत करीन त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले नंतर त्याच नौकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नौकराला भेटला त्याने त्या दुसऱ्या नौकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हणाला तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आत्ताच्या आता दे परंतु दुसरा नौकर गुडगे टेकून गयावया करीत म्हणाला मला थोडी सवलत द्या जे काही पैसे मी तुम्हाला देणे लागतो ते परत करीन पण पहिल्या नौकराने दुसऱ्या नौकराला सांभाळून घेण्यास साप नाकार दिला उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरुंगात टाकले तेथे त्याला ते ते त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नौकऱ्यांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले तेव्हा पहिल्या नौकराच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला दुष्टा तू माझे कितीतरी देणे लागत होतास परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले म्हणून तू तुझ्या तु बरोबरच्या नौकरालाही तशीच दया दाखवायची होती मालक फार संतापला शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नौकराला तुरुंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फिडीपर्यंत त्याला तुरुंगातून सोडले नाही जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे कली तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही